अध्याय तेरावा इंद्रावर ब्रम्हहत्येचे आक्रमण श्री शुकाचार्य म्हणतात दानसूर परिक्षिता वृत्रासुराच्या मृत्यूमुळे इंद्राशिवाय तिन्ही लो, लोक आणि लोकपाल त्याच क्षणी निर्भय होऊन अत्यंत प्रसन्न झाले नंतर देव ऋषी पितर भूत दैत्य आणि देवांचे अनुयायी आपापल्या लोके निघून गेले त्यानंतर ब्रह्मदेव शंकर आणि इंद्र इत्यादी सुद्धा निघून गेले राजाने विचारले मुनिवर्य इंद्राच्या विषणतेचे कारण मी ऐकू इच्छितो वृतरासुराचा वध झाल्याने सर्वदेव सुखी झाले मग इंद्राला दुःख होण्याचे कारण काय श्री शुकदेव म्हणाले वृतरासुराच्या पराक्रमाने जेव्हा सर्व देव आणि ऋषी भयभीत झाले होते तेव्हा त्यांनी त्याच्या वधासाठी इंद्राला प्रार्थना केली परंतु ब्रम्हहत्येच्या भीतीने तो त्याला मारू इच्छित नव्हता इंद्र म्हणाला विश्वरूपाच्या वधाने मला लागलेले ब्रम्हहत्येचे पातक स्त्री पृथ्वी जल आणि वृक्षांनी माझ्यावर कृपा करून वाटून घेतले आता वृत्रबधाच्या पातकापासून माझी सुटका कशी होणार श्री शुकोदेव म्हणतात ते ऐकून ऋषी इंद्राला म्हणाले देवराजा तुझे कल्याण असो आम्ही तुझ्याकडून अश्वमेध यज्ञ करून घेऊ तू भिऊ नकोस अश्वमेध यज्ञाने सर्वांचे अंतर्यामी, सर्व शक्तिमान परमात्मा नारायण देवांची आराधना केली असता जगाच्या वधाच्या पापापासून तो मुक्त होशील देवराज भगवंतांच्या नामसंकीर्तनानेच ब्राह्मण पिता गाय माता आचार्य इत्यादींची हत्या करणारा महापापी कुत्र्यांचे मांस खाणारे चांडाळ आणि कसाईसुद्धा शुद्ध होऊन जातात ते अश्वमेध नावाच्या महायज्ञाचे आमच्याकडून श्रद्धापूर्वक अनुष्ठान करवले करता ब्रम्हदेवापर्यंत सर्व चराचर जगाच्या हत्येच्या पापाने सुद्धा तू लिप्त होणार नाहीस मग या दुष्टाला दंड देण्याच्या पापापासून सुटण्याची काय कथा श्री शुकुदेव म्हणतात ब्राह्मणांनी असं सांगितल्यामुळे इंद्राने वृतरासुराचा वध केला आता तो मारला गेल्यानंतर ब्रम्हहत्या इंद्राकडे गेली त्यामुळे इंद्राला त्रास सहन करावा लागला त्याला एक क्षणभरही चैन पड्न असे झाले जेव्हा मर्यादाशील सज्जनाला कलंक लागतो तेव्हा त्याचे गुण गुणसुद्धा त्याला सुखी करू शकत नाहीत हेच खरे इंद्राने पाहिले की ब्रह्मात्या प्रत्यक्ष चांडाळणीप्रमाणे त्याच्या मागली आह वृद्धापकाळामुळे तिचे अंग कापू लागल आहा क्षयरोगाने तिला ग्रासल आहा आणि तिची वस्त्रे रक्तान माखली आहांढ्रिट बिस्कटीत पांढरे केस विस्कटीत थाम थाम असे ओरडती येऊ लागली आह तिच्या श्वासातून माशांचा दुर्गंध येत असल्यामुळे तो मार्गही दुर्गंधाने भरला आहे राजन तिच्या भीतीने इंद्र सर्व दिशातून आणि आकाशातून फिरू लागला शेवटी त्याने ईशान्य दिशेला असलेल्या मानस सरोवरात तातडीने प्रवेश केला मानस सरोवरातील कमळाच्या तंतुंमधे लपून एक हजार राहून तो विचार करू लागला की ब्रम्हहत्येपासून आपली सुटका कशी होईल तो अग्नीच्या मुखातून भोजन करीत असल्यामुळे आणि आता पाण्यात राहत असल्यामुळे त्याला काही खायलाही मिळत नव्हते कारण अग्निला पाण्यात जाता येत नव्हते तोपर्यंत राजा नहूश विद्या तपश्चर्या आणि योगबळाच्या प्रभावाने स्वर्गाचे राज्य करीत राहिला परंतु संपत्ती आणि ऐश्वर्याच्या मदाने जेव्हा त्याला इंद्रपत्नी शिशीशी अनाचार करण्याची इच्छा झाली तेव्हा शचीने त्याच्याकडून ऋषींचा अपमान करवला आणि त्यांच्या शापाने त्याला साप केले त्यानंतर जेव्हा भगवंतांचे ध्यान करण्याने इंद्राचे पाप नाहीसे झाले तेव्हा ब्राह्मणांच्या बोलावण्यावरून तो पुन्हा स्वर्गलोके गेला कमळात राहणारी लक्ष्मी इंद्राचे रक्षण करीत होती आणि ईशान्येचा अधिपती रुद्र याने त्याचे पाप निस्तेज केल्यामुळे ब्रम्हवधाचा इंद्रावरील प्रभाव नाहीसा झाला परीक्षिता इंद्र स्वर्गात आल्यानंतर ब्रम्हर्षींनी तेथे येऊन भगवंतांच्या आराधनेसाठी इंद्राला अश्वमेध यज्ञाची दीक्षा दिली जेव्हा वेदवेत्या ऋषींनी त्याच्याकडून अश्वमेध यज्ञ करवला आणि इंद्राने त्या यज्ञाने सर्व देवस्वरूप भगवंतांची आराधना केली तेव्हा तिच्या प्रभावाने वृतरासुराच्या वधाचा तो अत्यंत मोठा पापाचा ढी समूळ नाहीसा झाला जसे सूर्योदयामुळे धुके नाहीसे होते जेव्हा मरीची इत्यादी मनिश्वरांनी त्याच्याकडून विधीपूर्वक अश्वमेध यज्ञ करवला तेव्हा त्याद्वारा सनातन पुरुष यज्ञपती भगवंतांची आराधना करून इंद्र सर्व पापांपासून मुक्त झाला आणि पहिल्याप्रमाणे पुन्हा श्रेष्ठ झाला परीक्षिता या श्रेष्ठ आख्यानात इंद्राचा विजय त्याची पापापासून मुक्तता आणि भगवंतांचा प्रियभक्त वृतरासूर यांचे वर्णन आल आह यामधवंतांच्या गुणांच संकीर्तन आह तर्व पापांना धुवून टाकणार आणि भक्तिभाव वाढवणार आह बुद्धिमान पुरुषांनी हि इंद्रासंबंधीच आख्यान नहमी वाचाव आणि विशेषतः पर्वकाळी तर हे अवश्य ऐकाव हि धन आणि यश वाढवत सर्व पापांपासून मुक्त करत शत्रूवर विजय मिळवून देत तसेच आयुष्य आणि मंगल यांची अभिवृद्धी करत अध्याय तेरवा समाप्त